मत्तय अध्याय पंधरा तेव्हा एरुस्लेमान काही परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक येशू कडे आले व म्हणाले तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धुत नाहीत येशुने उत्तर दिले आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता कारण देवाने सांगितले आहे की तुझ्या आई मान राख आणि जो कोणी आपल्या आई वडिलांबद्दल वाईट बोलतो त्याला जिवे मारावे पण तुम्ही म्हणता जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल कि तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता ते मी देवाला अर्पण केले आहे ते देवाचे नियम मोडीत आहेत आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये या प्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे अहो ढोंग्या नो तुम्ही विषयी यश या संदेश त्यांनी योग्य सांगितले आहे तो म्हणतो हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात पण त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे आणि ते माणसाचे नियम आपले धर्म तत्वे म्हणून शिकवितात आणि व्यर्थच माझी उपासना करतात तेव्हा लोकांना जवळ बोलावून त्याने म्हटले ऐका व समजून घ्या जे तोंडाद्वारे आज जाते ते माणसाला अशुद्ध करीत नाही पण जे तोंडातून बाहेर निघते तेच माणसाला अशुद्ध करते नंतर शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले जेव्हा हे ऐकले तेव्हा ते, ते रागावले हे आपल्याला कळले काय पण त्याने उत्तर देऊन म्हटले प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल त्यांना जाऊ द्या ते, ते आंधळे वाटाडे आहेत जर एका आंधळ्याने दुसऱ्या अंध्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील पेत्र म्हणाला आमच्यासाठी या बोधकथेचे स्पष्टीकरण करा तुम्ही अजूनही बुद्धी मंदत आहात काय येशूने त्यांना विचारले जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात जाते व मग बाहेर टाकले जाते हे तुम्हाला अजून समजत नाही काय परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतकणातून येतात व त्याच माणसाला डागाळतात कारण वाईट विचार खून व्यविचार जार कर्म खोट्या साक्षी निंदा ही अंतकरणातून बाहेर निघतात माणसाला डागाळणाऱ्या याच गोष्टी आहेत न धुपलेल्या हाताने खाण्याने माणसाला विटाळ होत नाही नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोनच्या भागात गेला तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली ती स्त्री ओरडून म्हणाली प्रभू दावीदाच्या पुत्रा माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने पठ्या पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही तेव्हा त्याच्या शिष्याने येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे पण येशूने उत्तर दिले मला देवाने फक्त इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढ्रांकडे पाठविले आहे मग ती स्त्री पुन्हा येशू कडे आली ती येशूच्या पाया पडली व म्हणाली प्रभू माझी सहाय्य करा परंतु त्याने म्हटले मुलाची भाकरी घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही ती स्त्री म्हणाली होय प्रभू परंतु कुत्रीही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेले उष्टी खातात तेव्हा येशू तिला म्हटले बाई तुझा विश्वास मोठा आहे तुझ्या इच्छेप्रमाणे तुला होव आणि तिची मुलगी बरी झाली नंतर येशू तेथून निघून गालिल सरोवराकडे गेला येशू डोंगरावर गेला आणि तेथे बसला मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले त्यांनी आपल्या बरोबर लुळे पांगळे आंधळे बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजार्यांना येशूच्या पायावर ठेवले तेव्हा त्यांनी त्यांना बरे केले मुके बोलू लागले डुळे सशक्त झाले व्यंग असलेले चांगले झाले लंगडे चालू लागले आंधळे पाहू लागले हे पाहून लोक ठक्क झाले आणि त्यांनी इस्रायला देवाचे गौरव केले मग येशुने आपल्या शिष्यास आपल्या जवळ म्हटले मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवस झाले माझ्याजवळ राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित मूर्छित होती शिष्य त्याला म्हणाले एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी ह्या दूर राहणार आमच्या जवळ कोठून असणार तेव्हा येशू म्हणाला तुमच्या जवळ किती भाकरी आहेत ते म्हणाले आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही मासे आहेत मग त्याने लोकांना जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांना दिल्या तेव्हा ते सर्व जेवण तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात पाट्या गोळा केल्या आणि जेवणारे स्त्रिया व लेकरे सोडून चार पुरुष होते मग समुदायास निरोप दिल्यावर तो नावेत बसून मगदानाच्या हद्दीत गेला